स्कंध सातवा अध्याय बत्तीसावा देवी गीता अध्याय पहिला आत्मत्रेष्ठ हिमालयाचे उत्सुकतेने परिपूर्ण असलेले भाषण ऐकून ती भगवती देवी सर्व देवांना उद्देशून म्हणाली हे देवांनो मी आता या पर्वश्रेष्ठाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बोलत आहे मी जे रहस्य सांगणार आहे ते तुम्ही सर्वांनी एकाग्र चित्ताने श्रवण करा हे केवळ श्रवण केले तरीही कोणत्याही प्राण्याला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते नंतर हिमालयाकडे वळून आणि हिमालयाला अनुलक्षून ती देवी भगवती अत्यंत मधुर पण गंभीर वाणीने म्हणाली हे पर्वश्रेष्ठा ही सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी त्रिविध भेद शून्य अशी मीच सर्वत्र भरून राहिले होते माझ्याशिवाय साकार अथवा निराकार असे येथे काहीही नव्हते ते माझे त्यावेळी विराट स्वरूप होते त्यालाच आत्मरूप चितसं परब्रम्ह अशी निरनिराळी नावे आहेत ते रूप वाणीला आणि मनाला अनाकलनीय असल्यामुळे त्या रूपाविषयी कसलाही तर्क करणे शक्य नाही त्या रूपाचा कोणत्याही प्रकारे निर्देश करता येत नाही त्या स्वरूपाशिवाय दुसरी कोणतीच वस्तू मात्र उत्पन्न झाली नसल्यामुळे माझ्या त्या आदी स्वरूपाला कसलीही उपमा देता येणे शक्य नाही ते रूप जनन अस्तित्वादी सहा भाव विकाराविहित असेच आहे त्याची जी स्वयंप्रकाश अनादी आणि अनिर्वचनीय शक्ती तीच माया या नावाने विख्यात आहे ती सत नाही म्हणजे कालत्रयीही बांध न पावणारी नाही आणि असत म्हणजे वंध्यापुत्र शशशृंग खपुष्प याप्रमाणेही नाही तसेच तिला सत आणि असत रुपिणी असही म्हणता येणार नाही कारण एकाच पदार्थात ही, ही।, पदार ही दोन्ही स्वरूपे असणे अनुभवाला येत नाही म्हणून माया ही नित्य सत असत आणि पेक्षा निराळी लक्षणे असलेली आणि अनिर्वचनीय असूनही भावरूप आहे जशी अग्निच्या ठिकाणी उष्णता असते सूर्याच्या ठिकाणी प्रकाश किरण असतात आणि चंद्र चांदण्यानी परिपूर्ण असतो त्याचप्रमाणे ही माझी आदिशक्ती सहज अकृत्रिम होतो त्याची नित्यकर्मे आणि सांप्रतचा कालही सर्व त्या मायेमध्ये एकरूप होऊन जातात आणि त्यातच लीन होतात या जीवाधिकांच्या योगाने ती माया विशिष्ट स्वरूपात स्थित असते त्या मायेच्या संसर्गामुळे मी निर्गुण असूनही सर्व जगाचे प्रथम कारण होते पण माझी शक्ती मला मोह पाडू शकत नाही त्या उत्पन्न झालेल्या जीवांच्या ठिकाणी वास्तव्य करणारी अज्ञात शक्ती मात्र त्या जीवांना मोह पाडते म्हणूनच ती या कारणाने स्वतःच्या आधारभूत असलेल्या आत्म्याला आच्छादित करते आणि त्यामुळे तिच्या ठिकाणी दोषत्व येते आणि म्हणून ती अज्ञातशक्ती महादोषी ठरते व्यवहारातील कार्याप्रमाणे या प्रपंचाचेही जे उपादान कारण आहे ते निमित्त कारणापेक्षा काही वेगळे नाही म्हणूनच त्या मायेच्या संबंधाने चैतन्यालाही निमित्त कारणत्व प्राप्त होते घड गड़ घडवणाऱ्या कुंभाराप्रमाणे जे चैतन्य मायेतच प्रतिबिंबित झालेले असते त्या आभासमय चैतन्याला निमित्त कारण म्हणतात तसेच प्रपंचाच्या योगाने परिणाम पावल्यामुळे मायेला त्याचे उपादान कारण म्हणतात उपादान कारण आणि निमित्त कारण या दोन्ही कारणांना ज्या कारणामुळे ही, कारणा कारणा ही स्थिती प्राप्त होते ते शुद्ध चैतन्य असल्यामुळे होय या शुद्ध चैतन्यास विवर्तोत्पादन असे म्हणतात यालाच काही वेदशास्त्रज्ञ तप या संज्ञेने संबोधतात कोणी तम म्हणून उल्लेख करतात तर काही का त्याला जड म्हणून ओळखतात काही पंडित त्याला ज्ञान माया प्रधान प्रकृती शक्ती आणि अजा अशी वेगवेगळी नावे देतात शैव शास्त्रात पारंगत असलेले प्राज्ञजन तिला विमर्श असे म्हणतात आणि इतर वेदांचा अभ्यास करणारे आणि त्यांचे चिंतन करणारे तिला अविद्या या नावाने संबोधतात याप्रमाणे निगमाधिकांमध्ये तिला वेगवेगळी प्रसिद्ध नावे देण्यात आली आहेत तिच्या ठिकाणी दृश्यत्व हा स्वभाव आहे म्हणून ती जड आहे असे समजून तिच्या अधिष्ठानावर तिचा बोध होतो म्हणून ती त्यांना मिथ्या आहे असे वाटते चैतन्याच्या ठिकाणी दृश्यत्व हा धर्म नाही पण ते जर दृश्य झाले असते तर जडत्वातच गणले गेले असते कारण जे दृश्य ते जड आहे असे प्राणीजन म्हणतात असा त्यांचा सिद्धांत आहे म्हणून चैतन्यास दुसऱ्या कोणाकडूनही प्रकाश घ्यावा लागत नसून ते स्वयंप्रकाशी आहे पण ते चैतन्य स्वतःला प्रकाशित करीत असते असे जर आपण मानले तर त्याला अनावस्था दोष प्राप्त होतो शिवाय ते स्वतःच प्रकाशित होणारे आहे असे जर मानले तर त्या क्रियेचा जो कर्ता आहे त्याचे स्वतंत्र अस्तित्व न मानता त्या कर्त्यालाच जर कर्म मानले तर कर्तू दोष उत्पन्न होतो म्हणून हे पर्वश्रेष्ठ हिमालया हे जे चैतन्य आहे ते दीपाप्रमाणे स्वयंप्रकाशी असते म्हणून सर्वाचे भासक आहे त्यामुळे समिद रूपाने याचाच अर्थ ज्ञानरूपाने माझे नित्यत्व अविनाशीत्व सिद्ध होत आहे म्हणून तर भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळात उत्पत्ती स्थिती आणि लय या नित्यावस्थांमुळे मी दोष पावत नाही म्हणून माझा अबाधित्व हा गुणधर्म हि सिद्ध होतो जागृती स्वप्न आणि सुशुप्ती या तीनही अवस्था जरी व्यभिचारामुळे दृश्य भासत असल्या तरी त्या कधीच अनुभवास येत ही नाहीत मी अमुक इतका वेळ जागृत अवस्थेत होतो अथवा मला असे स्वप्न पडले किंवा मी निद्रित होऊन इतका काळ लोटला असे समजणे इत्यादी मार्गाने सर्व अवस्थांतील अहंतेचा सारखा अनुभव हो येत असतो शिवाय या समितीचा सुद्धा व्यभिचार आपल्या अनुभवास येतो असे आपण मानले तरी आपण कोणाच्या साक्षीने हा अनुभव घेतला तो ज्ञानरूप ही अवशिष्ठ राहतो म्हणून साक्षी ज्ञान हेच नित्याचे आहे असेच म्हटले पाहिजे म्हणूनच केवळ सत्शास्त्र जाणणाऱ्या व्युत्पन्न पंडितांनी हा साक्षी नित्य आहे असेच सांगितलेले आहे व्यवहारात जे पदार्थ आहेत त्यापेक्षा हा जो साक्षी आहे त्या साक्षी साक्षीबद्दल प्राणाला अधिक प्रेम वाटत असते हा साक्षी हे त्या प्राणाच्या प्रेमाचे एकमेव स्थान आहे तसेच हा त्याच्या परमप्रेमाचे एकमेव स्थान आहे परमप्रेमाचे विधान असल्यामुळे हा साक्षी हा त्याचा एकमेव आनंद आहे कारण मी कधीही नसावे असे कोणत्याही प्राण्याला कधीही वाटत नाही आपण नित्य वास्तव्य करीत राहावे अशीच प्रत्येक प्राण्याची अंतःकरणपूर्वक इच्छा असते कारण प्राण्यास स्वतःच्या आत्म्याविषयी अपार प्रेम असते हे, हे जरी खरे असले तरी इतर सर्व मिथ्या आहे म्हणून माझे असंगत्व अधिक स्पष्ट होते कारण मिथ्या आणि सत्य यांचा संयोग केव्हाही अशक्यच म्हणूनच माझी अपरिछिन्नता निस्ीमता आणि माझा अमर्यादपणा ह्या वृत्ती सर्व विद्वत जना मान्य आहेत ते स्वरूप ज्ञान हा आत्म्याचा धर्म आपण तो आत्म्याचा धर्म मानायचे ठरवले तरी त्या आत्म्याच्या ठिकाणी जडत्व येईल असे असूनही चैतन्य रूपी असलेला आत्मा हा जर जडाचाच एक भाग आहे असे आपण समजलो तर जडच भाग आहे असे म्हणावे लागेल पण ज्ञान हा तर जडाचा भाग कधीही होऊ शकणार नाही कारण तसे आपल्या अनुभवास येत नाही जड आणि चैतन्य याला नित्याचाच विरोध असतो त्यामुळे आत्मा जडाचाच भाग आहे हे, हे कधीही संभोवनीय नाही बरे चैतन्य हा चैतन्याचा धर्म असेही म्हणता येत नाही कारण सजातीयाचा सजातीयाशी भेद करणे कदापि शक्य नाही म्हणून तो त्याचा धर्म होऊ शकत नाही यावरून एकच निदान सत्य आहे ते असे की आत्मा हा नित्य ज्ञानरूप आणि सुखरूप असतो तो जसा सत्य आहे तसाच तो पूर्ण आहे पण तो असं आहे हे मात्र आहे त्या आत्म्याने पूर्वसृष्टीच्या अनुभवांचा संस्कार स्वीकारला आहे तसेच काल परत्वे जसा कर्मांचा परिपाक होत जातो त्या योगे आणि तत्वांच्या विवेकाच्या योगाने सृष्टी निर्माण करावी अशी तो इच्छा करीत असतो अदृष्टातल्या कर्माच्या सहाय्याने युक्त असलेली जी माया तिच्या योगाने तो आपली ही इच्छा प्रकट करत असतो हे पर्वतराजा जसे प्राणी सुषुप्ती अवस्थेतून जागृतावस्थेत येतात ते, ते अबुद्धीपूर्वक त्या अवस्थेत प्राप्त होत तस असतात तसाच हा संसारही अबुद्धिपूर्वकच होत असतो हे तू सत्यसमज आज माझ्या या स्वरूपाबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगितले आहे त्या माझ्या रूपाला अव्याकृत अव्यक्त मायाबल तसेच सर्व कारणांचे कारणत सर्व तत्वांचे उत्पत्ती स्थान सच्चितानंद भूत आणि सर्व कर्मधनी भूत सर्वांच्या कर्माचे साक्षी त्याचप्रमाणे इच्छा ज्ञान आणि क्रिया यांचे अधिष्ठान असे सर्वशास्त्रात सांगितलेले आहे त्यालाज रिंकार शब्दाचा वाचार्थ किंवा आदितत्व असेही म्हणण्याची प्रथा आहे त्या माझ्या ठिकाणच्या आदितत्वातून सूक्ष्म अपंचीकृत असे आकाश म्हणजेच शब्दतन रूप आकाश निर्माण झाले त्यांच्यापासून स्पर्श सहज असलेला वायू आणि वायूपासून रूपात्मक तेज निर्माण झाले तेजापासून रसाने युक्त जल तयार झाले आणि त्या जलापासून गंध युक्त अशी पृथ्वी निर्माण झाली शब्द हा आकाशाचा एकमेव गुण असून वायू मात्र स्पर्श आणि शब्द या दोन्ही गुणांनी परिपूर्ण आहे तेज हे शब्द स्पर्श आणि रूप या तिन्ही गुणांनी अलंकृत आहे तर उदकाजवळ शब्द स्पर्श रस आणि रूप हे चार हे गुण आढळून येतात असे प्राप्त पंडितांचे मत आहे शब्द स्पर्श हे पाचही गुण जी मध्ये अशी ही पृथ्वी आहे असे शास्त्री वचन आहे या सूक्ष्म पंचमहाभूतांपासून अत्यंत विस्तृत अशा सूत्रात्मा झाला आहे त्याला लिंग असे म्हणतात सर्वात्मक आणि प्राणरूप असे ते सूत्र आहे असे व्युत्पन्नाने सांगितलेले आहे त्यालाच आत्म्याचा सूक्ष्म देह म्हणतात ज्यामध्ये हे जगत बीजरूपाने वास्तव्य करीत असते आणि ज्या स्थानापासून होते तेच पूर्वीचे अव्यक्त असून तेच ही आत्म्याचा कारण देह होय पंचमहाभूतांची उत्पत्ती झाल्यावर पाच स्थूल भूते निर्माण होतात हे शैलश्रेष्ठा आता तुला मी प्रथम पंचीकरण हा काय प्रकार आहे ते सांगते प्रथम सांगितल्याप्रमाणे त्या सूक्ष्म सूक्ष्म पंचमहाभूतांचे प्रत्येकी दोन भाग करावेत नंतर त्या प्रत्येकातील दोन भागांच्या प्रत्येक भागाचे पुन्हा चार निरनिराळे विभाग करावेत एकेका भूताच्या अर्ध्या भागात इतर चारही भूतांचे प्रत्येकी एक चतुर्थांश भाग मिळवले असता ते पुन्हा पाचापाचा विभाग तयार होतात हे पर्वश्रेष्ठा विराट देह हे त्या पंचिकृत पंचमहाभूतांचे मोठे कार्य आहे त्याला आत्म्याचा स्थूल देह असे म्हणतात पाच भूतांच्या वेगवेगळ्या सत्वांशापासून श्रोत्रादी ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती होते आणि त्या सर्वांच्या सत्वांशापासून एक अंतःकरण उत्पन्न होते प्रत्येक वृत्तीच्या वेगवेगळेपणामुळे हे अंतःकरण चार प्रकारचे असते ज्यावेळी ते अंतकरण संकल्प अथवा विकल्पाद क्रिया करते तेव्हा त्याला मन हे नाव प्राप्त होते जेव्हा ते निश्चित ठाम मनाने जाणीव करून घेते आणि संशयरहित असे त्याचे रूप होते तेव्हा त्याला प्राज्ञजन बुद्धी या नावाने संबोधतात जेव्हा त्या अंतकरणात कसले ना कसले तरी चिंतन करण्याची शक्ती प्राप्त होते तेव्हा त्याला चित्त असे म्हणतात जेव्हा त्या अहमपणाचा दृढ भाव निर्माण होतो त्यातला अहम भाव श्रेष्ठत्व पावतो तेव्हा त्याला अहंकार असे म्हणतात पाच भूतांच्या ठिकाणी जे नीर निरनिराळे रजोगुण संभवत असतात त्यापासून क्रमाने पाच कर्मेंद्रिय तयार होतात त्या पाच कर्मेंद्रियांच्या रजोगुणांच्या सहाय्याने पाच प्राण्यांचा प्राण तयार होत असतो त्या पाच प्राण्यांचे वास्तव्य पाच ठिकाणी होत असते प्राण हा हृदयामध्ये अपान गुदामध्ये समान नाभी स्थानी उदात कंठात आणि व्यान हा सर्व शरीरात व्यापून राहतो सर्व ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण आणि मन यासह बुद्धी या सर्वांच्या समुदायापासून लिंग शरीर म्हणून ज्याला संबोधले जाते ते माझे सूक्ष्म शरीर तयार झालेले आहे आता हे पर्वतराजा पूर्वी जिला प्रकृती म्हणून संबोधले होते त्याबद्दल तुला सांगते प्रकृती दोन प्रकारची असते असे शास्त्रात सांगितलेले आहे प्रकृतीचा एक प्रकार म्हणजे माया आणि दुसरा प्रकार म्हणजे अविद्या माया ही सत्वरूप असते आणि अविद्या ही रज आणि तम या गुणांनी युक्त असते माया ही स्वतःचे आश्रयस्थान असलेल्या चैतन्यालाही आच्छादित करीत नाही म्हणूनच ती माया होय जी बिंब जो बिंबस्वरूप नियंता आहे त्याचे प्रतिबिंब तिच्यात पडते त्या प्रतिबिंबाला ईश्वर असे म्हणतात त्या ईश्वराला स्वतःचे आश्रय आणि विश्वव्यापक ब्रे सर्वांगीण ज्ञान असते म्हणूनच तो सर्व श्रेष्ठ सर्वज्ञ सर्वकर्ता आणि सर्वानुग्रही आहे तसेच अविद्येमध्ये जे प्रतिबिंब पडते त्याला जीव या नावाने संबोधतात आणि जीव हा सर्व दुःखांचे एकमेव आश्रयस्थान आहे अविद्येमुळे या तीन देह असतात असे शास्त्रात सांगितलेले आहे या तीनही देहाबद्दल अभिमान बाळगल्याबद्दल या जीवभूत चैतन्याला तीन वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत कारण देहरूप होणाऱ्या प्राज्ञ सूक्ष्म देहाचा अभिमान धरणाऱ्या तेजस आणि स्थूल देहाची आस्था बाळगणाऱ्या विश्व अशी ही तीन नावे आहेत म्हणून हे तीन प्रकार त्यापासून संभोवतात असा सिद्धांत आहे त्याचप्रमाणे ईश्वर सूत्र आणि विराट शब्द ईशाचे निदर्शक आहेत समष्टी रूप आहे असे आत्मवचन आहे हे, हे।, हे श्रेष्ठा माझ्या शक्तीच्या प्रेरणेने माझ्याच ठिकाणी कल्पिलेला असा सर्वेश्वर प्रत्यक्षात जीवावर अनुग्रह करण्याची इच्छा करतो आणि निरनिराळ्या भोगांचे जे आश्रयस्थान ते हे जगत तो निर्माण करतो अध्याय बत्तीसावा समाप्त